जाते। यांचे अधीन करता त्या उभय राजांचे युद्ध सुरू झाले असता चोहोकडे मोठीच गडबड उडाली एका बाजूला विशाल बाहुनी युक्त असा तो भोपती युद्धाजीत राजा संग्रामाविषयी निश्चय करून आणि हातामध्ये धनुष्य घेऊन स्वकीय सैन्य वाहने इत्यादी उभा राहिला तर दुसऱ्या बाजूला सैन्यासह समरांगणामध्ये युद्धा करता सिद्ध झाला युद्धाजीत रणामध्ये उभा असल्याचे अवलोकन करता क्षणी जलधारांनी पर्वतावर वृष्टी करण्याच्या करणाऱ्या मेघाप्रमाणे त्या पराक्रमी आणि क्रोधयुक्त युधाजीत राजाने त्याच्यावर बाहेर व सरळांनी तेव्हा आपणावर अतिशय वेगाने येणारे असे जे शिलामुख बाण त्या युद्धाजिताने सोडले होते ते त्याने तोडून टाकले गज रथ आणि अश्व यामध्ये प्रचंड युद्ध सुरू झाले असता देवगण मर्त्यगण आणि मुनीगण ते मुनिगण दिसू लागले मांस लोलूप काकगुघ्राद्री पक्षी आणि इतरही प्रचंड पक्षी समुदाय ह्यांनी तत्क्षणी आकाश व्याप्त करून टाकले यमलोकाच्या मार्गाने लागणारी वैतरणी नदी दृष्टीस पडली असता ज्याप्रमाणे पापी लोकांना भय उत्पन्न करते त्याप्रमाणे गद वीर आणि अश्व यांच्या समुदायापासून निघालेली रक्ताची अद्भूत नदी खरोखर करू लागली प्रवाह वेगाने त्या रक्तमे नदीमध्ये पडलेली आणि केसांनी व्याप्त असलेली नरमस्तके यमुना तिरी राहणाऱ्या बालकांनी जलक्रीडेकरिता यमुना नदीत टाकलेल्या भोपळ्याप्रमाणे भासू लागली रथातून भूमीवर पडून रथातून भूमीवर मरून पडलेल्या वीरांना अवलोकन करून करता पक्षाचा मांसाकरता सुरू झाल्या जणू हा जीव अत्यंत पराधीन झाला असूनही पुन्हा आपल्या प्रिय शरीरात प्रवेश करण्याची सम्रांगणामध्ये मृत झालेल्या नरवीर उत्कृष्ट विमानामध्ये आरुढ होऊन हे सुंदरी पहा हे माझे मनोहर शरीर बाणाने ताडीत झाल्यामुळे सांप्रत भूमीवर पडले आहे असे बसलेल्या अप्सरेसह विमानामध्ये आरूढ होत आहे तोच त्याची स्वकीय प्रिया अग्नी मध्ये यथाविधी देह समर्पण केल्यामुळे दिव्य देह प्राप्त होऊन त्याच विमानात आपल्या पतीचा पुनरपी स्वीकार करीत होती युद्धामध्ये एकमेकांच्या शस्त्राने वध पावून बरोबरच हा लोक सोडून स्वर्गामध्ये संगत झाले असता तेथेही दोघांना अप्सरा एकच मिळाल्यामुळे आपल्याला प्राप्त व्हावी दुसऱ्याला मिळू नये दुसऱ्याला प्राप्ती झाली असता आपल्या इष्टवस्तूची हानी झाली असे समजून परस्परात कलह करण्याचे मनामध्ये आणत होते अतिशय घातक शस्त्रांनी एकमेकांवर प्रहार करीत युद्धात मृत झालेल्या एखाद्या तरुणाला स्वतःपेक्षा रूपाने आणि गुणांनी अधिक अशी अप्सरा प्राप्त झाली असता भक्तीने तो आपले प्रसिद्ध गुण तिला सांगत असे तिने आपल्यावर प्रेम करावे एकद अर्थ स्वतः प्रेमपूर्वक तिच्या मनाप्रमाणे वागत असे पृथ्वीवरील उडालेली धूळ अंतरिक्ष व्यापून टाकीत असता सूर्य आच्छादित करून रात्र झालीय की, रात की काय असा भास होईल परंतु एकाएकी रक्तसागरामध्ये निमग्न झाली असता कांतीयुक्त सूर्य अकस्मात प्रकट होई त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य व्रताने राहिलेला एखादा वीर वध पाहून आकाशामध्ये गेला असता मनोहर मुद्रेने युक्त आणि अनुरक्त अशी अप्सरा त्याला प्राप्त होई त्यावेळी ही तो चतुरवीर ब्रह्मचर्याविषयी मी संपादन केलेली योग्य कीर्ती व्यर्थ होईल ह्या भीतीने खरोखर तिचा अंगीकार करीत नसे संग्राम सुरू झाला असता त्या संग्रामात भूपती युधाजिताने तीव्र आणि अतिदारुण बाध पावलेला तो भूपती भूमीवर पडला असता त्याच्या त्या सर्व सैन्यासह दाणादा आणि त्याचे हुकडे पळस सुटले संग्रामामध्ये पिता पावल्याचे श्रवण करताक्षणी मनोरमेला त्या युधाजिताच्या वैराची आठवण होताच ती भयभीत झाली पापात्मा आणि दुर्बुद्धी युधाजीत राज्य लोभाने माझ्या पुत्राचाही वध करील असे वाटून ती फारच चिंताक्रांत झाली मी करू तरी काय जाऊ तरी कोठे माझा पती मृत झाला असून पित्याचाही संग्रामामध्ये आजच वध झाला आहे हा माझा पुत्र बालक आहे लोभ अतिशयच वाईट त्याने कोणाला बरे वश केले नाही सज्जनांमध्ये श्रेष्ठ असलेलाही राजा लोभाविष्ट झाला असता कोणते बरे पातक करणार पिता माता गु स्वजन आणि बांधव या सर्वांचाही वध लोभाविष्ट पुरुष लोभाने अभक्ष भक्षण करून खरोखर धर्मत्याग करतो एखाद्याच्या आधाराने राहून ह्या माझा एकुलता एक पुत्राचे परिपानन करीन म्हणावे तर असा कोणीही माझा महाबलाढ्य सहाय्य करता या नगरामध्ये नाही युद्धाजीत राजाने पुत्राचाही वध केल्यास मी काय बरे करावे ज्याच्या आश्रयाने मला सुरक्षित राहता येईल असा जगतामध्ये माझा कोणी कोणीही त्राता नाही आता ही सवत लिलावती तर सर्वदा वैरस करीत राहील माझ्या पुत्रावरती दया करणाने। नाही आता काहीतरी उपाय लवकरच योजला पाहिजे कारण युधाजीत आल्यावर मला येथून निष्ठून जाता येणार नाही माझा पुत्र बालक आहे असे समजून ती आजच त्याला कारागारात नेऊन टाकेल पूर्वी मातेच्या गर्भामध्ये असलेल्या बालकाचे इंद्राने वज्रहाती घेऊन आणि मातेच्या उदरामध्ये प्रविष्ट होऊन सात तुकडे केले त्या प्रत्येक तुकड्याचे प्राचीन काळी सवती असलेल्या दोन राजभार्यांपैकी गर्भाच्या नाशाकरिता एकीने दुसरीला विष दिल्याचे मी ऐकले आहे तो गर्भामध्ये विषाने युक्त असा बालक खरोखर उत्पन्न झाला त्यामुळे तो सगर या नावाने भूमंडला विख्यात झाला कैकळीचा पती दशरपी त्या, पुत्र रामास लावले। त्या पावला। हे मंत्री तर खरोखरच पराधीन पडले जे माझ्या सुदर्शन पुत्राला राज्य देण्याची इच्छा करीत होते तेच सांप्रत युधाजीतेला वश होऊन राहणार माझा भ्राता तशा प्रकारचा शूर नाही दुर्दैवाने मला मोठे संकट प्राप्त झाले आहे परंतु सिद्धी जरी दैवाधीन असली तरी प्रयत्न हा सर्वथा केलाच पाहिजे म्हणून रक्षणा करता मी आज सत्वर प्रयत्न करी असा मनामध्ये विचार करून त्या मनोरमेने सर्व कार्यामध्ये निपुण मुख्यमंत्र्यांमध्येही श्रेष्ठ आणि सल्ला घेण्यास योग्य अशा महद्चारी विदल्ल नावाच्या मंत्र्याला एकांतामध्ये हाक मारली मनामध्ये खिन्न होऊन अत्यंत दुःखीत झालेली ती मनोरमालकाला हाती धरून रडत रडत म्हणाली महासंग्रामामध्ये माझ्या पित्याचा वध झाला असून हा पुत्र बालक आहे राजा युधाजीत बलाढ्य आहे म्हणून पुढे काय करावे हे तुम्हाला सांग विदल म्हणाला तुम्ही येथे राहता उपयोगी नाही खरोखर आपण खुशाल वाराणशीच्या वनामध्ये जाऊ तेथे माझा सुबाहू म्हणून प्रख्यात असलेला मातुल श्रीमान आणि बलाढ्य आहे तो आपले रक्षण करेल म्हणून दर्शन घेण्याविषयी माझे मन उत्सुक झाले आहे असे सांगून नगराबाहेर पडावे आणि रथारूढ होऊन निसंशय निघून जावे त्याप्रमाणे त्या विदलनाने सांगितले असता ती राणी मनोरमा लीलावतीकडे गेली आणि म्हणाली हे सुलोचने तुझ्या पित्याचे दर्शन घेण्याकरता मी जात आहे असे सांगून ती सैरंद्रीसह रथारुढ झाली आणि विदल्ला नगरा नगराबाहेर गेली पित्याच्या शोकाने व्यापूळ झाल्यामुळे अतिशय झालेल्या त्या मनोरमेने भेटून आपल्या मृतपित्याचा कापतच ती राणी दोन दिवसात त्वरेने भागरेथीचे तिरी गेली परंतु तेथेही भिल्लांनी लुटून तिचे सर्व द्रव्य घेतले रथाचाही अपहार करून ते चोर निघून गेले तेव्हा मनोहर वस्त्रांनी युक्त असलेली ती मनोरमा रडू लागली तेव्हा दासीने तिला आपल्या हाताने सावरून धरले नंतर मुलाला घेऊन ती मनोरमा भीत भीत सत्वर नौकेवर चढली ती पवित्र गंगा उतरून त्रिकुटाचलाकडे गेली भयाने व्याकुळ झालेली ती मनोरमा भरद्वाज मुंच्या आश्रमामध्ये त्वरेने गेली तेथे जो तपस्वी दृष्टीस पडल्यावर ती निर्भय झाली नंतर ते मुनी तिला म्हणाले हे सुहास तुला कोण, तु तु तु पुत्र बालक असताना तू वनामध्ये कशी हे सुंदरी हे कमलनयने तू राज्यभ्रष्ट झाल्यासारखी भासत आहेस याप्रमाणे मुनी तिला प्रश्न केला असताही मोठमोठ्या लोकांच्या वर्णनास पात्र असलेली ती मनोरमा दुखाने संतप्त झाल्यामुळे रडू लागली आणि आपली हकीगत मुनींना कळवण्याविषयी तिने विदल्हाला आज्ञा केली विदल त्या मुला म्हणाला ध्रुवसंधी नावाचा जो श्रेष्ठ राजा होऊन गेला त्याचीही भार्या होय ही धर्मपत्नी असून हिचे नाव मनोरमा असे आहे सूर्यवंशामध्ये उत्पन्न झालेल्या त्या महाबलाढ्य ध्रुवी राजाचा सिंहाने वध केला हा त्या राजाचा सुदर्शन नावाचा पुत्र आहे ह्या राणीचा पिता अतिशय आपल्या नातवा करता तो रणामध्ये मृत्यू पावला म्हणून झालेली आणि बालपुत्राने युक्त असलेली ही रामपत्नी सांप्रत आपणालाच शरण आली आहे हे भाग्यशाली मुनिश्रेष्ठ हो आपण हिचे रक्षक व्हा दिनाचे रक्षण केले असता यज्ञापेक्षाही अधिक फल प्राप्त होते असे म्हटले आहे भयाने त्रस्त होऊन दीन झालेल्यांचे रक्षण तर विशेषच फलदायक म्हणून सांगितले आहे ऋषी म्हणाले हे कल्याणी तू येथे निर्भयपणाने वास्तव्य कर हे पतिव्रते तू येथे आपल्या पुत्राचे परिपालन कर हे विशालनयेने शत्रुसंबंधाने आता तुला भीती बाळगण्याचे मुळेच कारण नाही सौंदर्य संपन्न पुत्राचे तू रक्षण कर हा तुझा पुत्र राजा होईल या ठिकाणी तुला दुःख अथवा शोक कधीही प्राप्त होणार नाही याप्रमाणे त्या मुनी सांगितले असता ती राणी स्वस्त झाली त्याने दिलेल्या पर्णकुटीमध्ये तिने शोकरहित होऊन वास्तव्य केले दासी आणि विदल यासह ती मनोरमा तेथे सुदर्शनाचे रक्षण करीत राहिली अध्याय पंधरावा समाप्त